स्कंध आठवा अध्याय सातवा गंगा नदीपासून झालेले चार प्रवाह हो। मेरूच्या पूर्वेला दोन अत्यंत प्रचंड पर्वत आहेत ते पूर्वेकडे 2000 हजार योजने पसरले असून उत्तरेकडेही तसेच रुंद होत गेले आहेत जठर आणि देवकूट अशी त्यांची श्रेष्ठ नावे आहेत त्यांच्या पश्चिमेस पौमान आणि परियान हे होत ते अत्यंत उंच आणि विस्तृत पर्वत आहेत ते फार प्रसिद्ध आहेत मेरूच्या दक्षिणेस कैलास आणि करवीर या नावाचे दोन आणखी पर्वत आहेत या सर्व मोठमोठ्या पर्वतांप्रमाणे पूर्वेकडे अत्यंत महान असे दोन पर्वत आहेत तसेच दुसरे दोन महापर्वत मेरूच्या उत्तरेस असून त्यांची नावे त्रिशुंग आणि मकर अशी आहेत या आठ पर्वतराजांनी सुमेरू पर्वत, पर्वत परिवेष्टीत आहे तो विस्तृत सुमेरू नावाचा कांचनगिरी सूर्याप्रमाणे दैदिप्यमान आहे मेरूच्या माथ्यावर मध्यभागी कमलापासून उत्पन्न झालेला जो ब्रम्हदेव त्याची नगरी बसली आहे ती क्षेत्राने 10,000 योजने एवढी विस्तृत आह ती अत्यंत सूक्ष्मदर्शी असून ती मध्ये अनेक पंडितांचे वास्तव्य आह ती नगरी चौकोनी आणि सोन्याची आहे त्या सुवर्ण नगरीच्या आठही दिशेला सर्व बाजूंनी आठ उत्तम प्रकारची पुरे वसलेली आहेत ती ही सर्व सोन्याची असून ही दिक्पाल त्यांचे अधिकारी आहेत या आठ दिग्पालांच्या वर्णानुसार दिसणारे असे शोभिवंत आणखी नऊ पुरे मेरू पर्वतावर बसले आहेत ते अडीच हजार योजनांनी विस्तृत आहेत त्यांची नावे अशी मनोवती अमरावती तेजोवती संयमिनी कृष्णांगना श्रद्धावती गंधवती महोदया यशोवती हे ब्राह्मण श्रेष्ठा वन्ही प्रमाणे जे आणखी लोकपाल आहेत त्यांचीही पुरे असून ते लोकपाल त्यांचे अधिकारी आहेत हे लक्षात ठेव भगवान विष्णूच्या डाव्या पायाच्या अंगठ्यावरील नखामुळे ब्रह्मांडाचा ऊर्ध्व भाग त्याच ठिकाणी फुटला तो यज्ञरूप असून त्याच्या रंध्रातूनच गंगा नदीने स्वर्गात प्रवेश केला आणि ती ब्रह्मांडात शिरून वाहू लागली गंगा नदीचे जल सर्व जनांच्या पापाचा नाश करणारे असून अत्यंत पावित्र्याने परिपूर्ण आहे आणि म्हणून हे साक्षात भगवंताचे विश्रांती स्थान आहे असे मानले तरी हरकत नाही कारण ते प्रसिद्धच आहे हजारो युगे लोटली तरी प्रचंड कालावधीनंतर ईश्वराच्या योग्यतेप्रमाणे असलेली ही महानदी गंगा देवनदी होऊन स्वर्गात येऊन वास्तव्य करू लागली आता तो स्वर्गलोक कोणता हे मी तुला सांगतो संपूर्ण त्रैलोक्यात विष्णुपद या नावाने संबोधलेले अत्यंत प्रसिद्ध स्थान आहे त्या ठिकाणी उत्तमपान राजाचा पुत्र ध्रुव नित्य वास्तव्य करीत असतो तेथे ती नदी जाऊन राहिली आहे तो राजर्षी ध्रुव अत्यंत पवित्र आणि पुण्यवान असून भगवंताच्या पद्मयुगलूप कोशाचे रजक्कण धारण करून तो तेथेच चिरंतन राहिला आहे त्याने त्या अढळ विष्णुपदाचा आश्रय केला आहे जे सर्वांचे हितच चिंतित असतात असे महान ऋषी जे सप्तर्षी म्हणून प्रसिद्ध आहेत ते या ध्रुवाभोवती प्रदक्षिणा घालीत असतात त्या गंगेच्या प्रवाहाचा प्रभाव किती श्रेष्ठ याची त्यांना पूर्णपणे जाणीव आहे ही फारच उत्कृष्ट सिद्धी असून अत्यंत उत्कट आहे म्हणून ते जगधारी ऋषी श्रेष्ठ गंगेच्या जलामध्ये नित्यस्नान करीत असतात अशा प्रकारे ती कोट्यावधी वर्षे तेथे वास्तव्य करते आणि नंतर त्या विष्णूपदापासून ती देवयानामध्ये उतरते देवयान मेमानाने गजगजून गेलेले असते देवयानामधून ती देवी चंद्रमंडळात येते तेथूनच तिचा प्रवाह ब्रम्हलोकी पडतो हे नारदा ती जेव्हा ब्रम्हलोकात पडते तेव्हा तिचा प्रवाह फुटून चार प्रवाह हो होतात आणि ती गंगा चारही दिशेने वेगाने वाहू लागते अखेर शेवटी सर्वच लहान मोठ्या नद्यांचा पती जो सागर त्याला जाऊन ती मिळते आणि त्याच्यात विलीन होते तिचे चारही दिशेला वाहणारे प्रवाह सीता अलकनंदा चक्षु भद्रा या नावानी विख्यात आहेत त्यापैकी सीता नदी स्वर्गीय नदी असून ती केसराभिद नावाच्या पर्वत उगम पावते प्रथम ती ब्रम्हरंध्रापासून निपते आणि पुढे वाहू लागते ती सीता नावाची सुवर्ण नदी त्या गंधमादन पर्वतावर पडून वाहते आणि तीही पापविमोचन करते ती देवाना पूज्य असलेली दीव नदी भद्राश्व वर्षामधून वाहत जाऊन पूर्वेकडे जाते आणि अखेर क्षारो दीला येऊन मिळते अशी ती सीता नदी होय त्याचप्रमाणे गंगा नदीपासून उत्पन्न झालेली दुसरी नदी माल्यवान पर्वताच्या उंच शिखरावरून उगम पावली आहे त्यामुळे तिच्या प्रवाहाला प्रचंड वेग प्राप्त झाला आहे ती पुढे मालातून वाहत जाते त्या देवतुल्य नदीला चक्षू या नावाने संबोधतात ती पूर्व दिशेकडे वाहत जाते ती देवा नाही वंदनीय असून ती जणू दुसरी गंगाच होऊन समुद्राला जाऊन मिळते हे नारदा गंगेपासून जो तिसरा एक प्रवाह उत्पन्न झाला तो अलकनंदा या नावाने प्रसिद्ध असून हा प्रवाह अत्यंत पवित्रतम आहे ओलांडून ती पुण्यशील नदी पुढे, जाते। ये अलक नंदा पुढे हेमकुट नावाच्या पर्वतावर येऊन पोहोचली आहे तेथून ती पुढे अधिक वेगाने धावू लागते ती सर्वश्रेष्ठ नदी नंतर भरत वर्षातून वाहू लागते अशा प्रकारची ती सर्वश्रेष्ठ नदी अखेर दक्षिण समुद्रात जाऊन मिळाली आहे तिच्या पुण्यशील जलाने स्नान केल्यास मानवाना नित्य परमपुण्य लाभते ते मुक्त होतात इतकेच नव्हे तर तिच्या जलस्नाने राजसूय आणि अश्वमेध यज्ञ केल्याचे पुण्य प्राप्त होते असे त्या नदीचे मोठेपण आहे ती सर्वांना वंदे आहे यानंतरचा शेवटचा चौथा गंगा प्रवाह शृंगवान पर्वतावरून उगम पावला असून तो प्रवाह भद्रा या नावाने प्रसिद्ध आहे तो उत्तर कुरु मधून वाहत जात असल्याने तेथील प्रदेश त्या प्रवाहाने पवित्र केला आहे अशा प्रकारे संपूर्ण त्रैलोक्याला ही पावन करणारी ती गंगा नदी शेवटी उत्तर समुद्रात जाऊन मिळाली आहे हे नारदा प्रत्येक वर्षात इतरही अनेक श्रेष्ठ नद्या आहेत तसेच प्रचंड नदही आहेत हे बहुतेक सर्व नद आणि नद्या मेरू मंदारापासून निर्माण झाले आहे ह्या सर्व वर्षांमध्ये भारत वर्ष श्रेष्ठ असून ते कर्मक्षेत्र आहे म्हणून त्याला कर्मभूमी म्हणतात अशा प्रकारची आणखी आठ वर्षे आहेत ती ही सुंदर असून उत्तम प्रकारची अधिक सुखे देणारी आहेत स्वर्गात गेलेल्या सर्व प्राण्यांना तेथील सुख भोगल्यानंतर उरलेला जो काळ राहतो तो, तो काळ त्या इतर वर्षात जाऊन त्यांना ते तेथील भोग भोगायला मिळतात ती ही भोगांची उत्तम स्थाने आहेत म्हणून ती सुद्धा तीर्थस्नानेच बनलेली आहेत हे, हे नारदा तेथे राहणाऱ्या सर्वांची आयुर्मर दहा 10,000 वर्षांची आहे तेथे ते, ते जणू देवांप्रमाणे वावरत असतात त्यांचे देह तेथे वज्रतुल्य बनलेले असतात एकूण 10,000 हजार हत्तींचे बळ अंगी असावे एवढे सामर्थ्य त्यांच्यात तेथे ते ते प्राप्त झालेले असते ते महा तेथे संतुष्ट होऊन राहतात त्यांना त्या ठिकाणी सुयोग्य स्त्रियांची प्राप्ती होते आणि त्यांचा उपभोग घेत ते, ते, ते राहत असतात अखेर जेव्हा एक वर्ष आयुष्य शिल्लक राहते तेव्हा तेथील स्त्रिया गर्भवती होतात तोपर्यंत त्या तारुण्यातच असतात तेथे ते नित्य त्रेता युगाप्रमाणे काल असतो अध्याय सातवा समाप्त